वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग ऐंशीवर मग भूमी सजलकी निर्जल हे पाहणारे तज्ज्ञ नकाशे बनवणारे निपुण आपल्या कर्मात मग राहणारे बलशाली खडणारे तसे पाठ बसणारे तज्ज्ञ कामगार शिल्पकार यंत्रज्ञ लाकूड कापणारे वाट दाखवणारे झाडे तोडणारे स्वयंपाकी चुना बनवणारे बाणांचे कातडे वाढव बनवणारे तसेच समर्थाचे वाटाडे पुढे निघाले तो खूप मोठा माणसांचा लोढा हर्षाने त्या कामाकडे निघालेला पर्वकाळी उसळणाऱ्या सागरा सारखा दिसला ते रस्ते तयार करण्यात येणारी वेलवेळी झाडे झोडपे झाडांची खोडे मोठमोठे दगड नाना वृक्ष वगैरे तोडून मार्ग करीत ते लोप चालले जेथे झाडे नव्हते त्या ठिकाणी काहींनी झाडे लावली कोणी कुऱ्हाडीने तर कुठे कुठे टाकीने आणि विरण गवतांचे सहपातळीची केली कित्येकाने वाटेत लागणारे कुवै आणि मोठे मोठे खड्डे मातीने भरून टाकले सखल भाग चहूबाजून झटकन सारखे करून घेतले जेथे बांधकाम आवश्यक होते तेथे त्याने ते केले जेथे भूभाग दडपून टाकणे अवश्य होते तेथे तो दडपून टाकला जेथे फोडणे अवश्य होते तेथे फोडण्याचे काम केले असे लोकांनी जेथे जे अवश्य होते तेथे केले थोड्याच वेळात त्यांनी पाण्याचे पाठ होते ते मोठे केले, केले। पुष्कळांना नाना प्रकारचे आकार दिले अनेक सागरासारखे प्रचंड केले पाणी नसलेल्या प्रदेशात त्याने खणून नाना प्रकारच्या उत्तम विहिरी काढल्या आणि त्यांच्यापोती कठडे बांधले रस्त्यावर कोठे चुने गच्ची गुळगुळिक केली फुलांचे वृक्ष लावले त्यावर मत होऊन मोठ्याने ध्वनी करणारे पक्षी विहिरू लागले पताकांनी तो रस्ता शोभायमान झला चंदनाचा पाण्याचा सडा त्यावर टाकला अनेक प्रकारच्या फुलांनी तो शृंगार सेना जाणारा तो मार्ग देवाच्या सर... देवा मार्गासारखा अतिशय शोभू लागला पुष्कळ गोड फळांच्या रमणीय प्रदेशात जशी ज्याची समजण्याची शक्ती तशा अधिकारी पुरुषांना आज्ञा देऊन नेमण्यात महात्म्या भरता करता जे मुक्कामाचे होते ते शोभेन दिसावेशे म्हणून स्थापन करण्यात आली ती जरी चिखलाचा ढीर उभा करून बांधलेली होती तरी त्यांच्या भोवती खंदक करण्यात आले होते त्यावर इंद्र निल निळा रंग दिला होता त्या निवासस्थानात उत्कृष्ट मोठे रस्ते काढण्यात आले होते या निवासात प्रता उभे करावे तशा उत्तुंग अनेक मजली इमारतीने ती स्थाने इंद्रपुरीसारखी झाली होती नाना प्रकारच्या वृक्षांची वने असलेल्या थंड आणि निर्मळ पाणी आणि मोठमोठे मासे दाटलेल्या जान्हवीपर्यंत येऊन चंद्र तारांगण यांनी मंडित निरभ्र आकाश जसे रात्री शोभावेत सातव उत्तम शिल्पी लोकांनी निर्मिलेला राजाचा रम्य मार्ग हळूहळू शोभू लागला अयोध्या कंडाचा ऐशी सर्ग समाप्त